वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग बासष्टावर नरश्रेष्ठ रामा शूनक्षेपाला घेऊन महायशस्वी राजा भरधूपाच्या वेळी पुष्कर प्रदेशात विसावला तो विसावा घेत असता शूनक्षेप मोठ्या पुष्करा पुश्कर, पुष्करापश्याला आणि त्याने विश्वामित्राला पाहिले ऋषींच्यासह आपला मामा तप करीत असल्याला त्या अत्यंत दुःखी शूनक्षेपाला दिसला तो शन शूनेप आणि श्रमाने कोमेजून गेला होता दीन झाला होता रामा तो त्या मुनीच्या मांडीवर जाऊन पडला आणि म्हणाला मला आईना ना बाप मग ज्ञातीबांध कुठले हे मुनिश्रेष्ठा तुम्ही तुमचा धर्म समजून मला वाचवा हे नरश्रेष्ठा तुम्हीच माझे त्राते आहात सर्वांचे हित करणारे तुम्ही आहात राजाचे हे काम व्हावे मीही जरेने जीर्ण नव्हता दीर्घायुष्य व्हावे आणि उत्कृष्ट तप करून स्वर्गलोप प्राप्त करावा असे तुम्ही करावे म्हणून अनाथ माझे तुम्ही अत्यंत उदार होऊन पालक व्हावे हे धर्मात्मन पिता पुत्राला तारील तसे तुम्ही मला या अरिष्टातून वाचवावे त्याचे ते बोलणे ऐकून महातपस्वी विश्वामित्राने त्याचे अनेक प्रकारे सांत्वन केले आणि ते आपल्या मुलांना म्हणाले शुभ इच्छिणारे पिते जो परलोकसाधनेच्या उद्देशाने पुत्रांना जन्म देतात त्याचा काल आता आलाय हा बालमुनिपुत्र माझ्याकडून आधार इच्छितो म्हणून मुलानं याचा जीव वाचून तुम्ही प्रिय करा तुम्ही सगळे पुण्यकर्म करणारे सगळे धर्मपरायण आहात राजाला पशू पाहिजे तो होऊन तुम्ही अग्नीची तृप्ती करा त्याने शूनक्षेपाला पालक मिळेल यज्ञ निर्विघ्न पार पडेल देवता तृप्त होतील आणि माझे शब्द तुम्ही खरे केले असे मुनींचे ते वचन ऐकून मधुच्चंद आधी ताठ्याने चेष्टा करावीत असे म्हणाले महाराज आपल्या मुलांना टाकून देऊन दुसऱ्याच्या मुलाला वाचवायचे हे कोणती रीत आम्हाला हे अयोग्य वाटते भोजनात कुत्र्याचे मांस खाण्यासारखेच हे आहे मुनिश्रेष्ठाने मुलांचे ते शब्द ऐकले आणि त्यांना राग आला डोळे लाल करून ते बोलू लागले माझ्या सांगण्याचा अनादर करून तुम्ही जे बोलात ते भय न बाळगता आणि धर्माला सोडून असलेले बोलात भयंकरणे अंगावर शहरा आणणारे बोललात म्हणून तुम्ही सगळे वशिष्ठ पुत्र ज्या जातीत गेले तशाच कुत्र्याचे मांस खाणाऱ्या जातीत जाऊन पुरी एक वर्षे या भूमीवर राहा पुत्रांना अशा रीतीने शापाशी बांधून ते मुनीवर दुःखी शूनश्शेपाचे निर्विघ्नपणे रक्षण करून म्हणाले तुला पवित्र दौऱ्याने बांधून आणि लाल फुलांचा माळा आणि लाल गंध लावून विष्णूच्या यज्ञस्तंभाला बांधतील तेव्हा तू अग्नीची या वाणीने स्तुती कर या दोन दिव्य गाथा तू त्या अंबरीशाच्या यज्ञात गा त्या योगी तुला सिद्धी प्राप्त होतील शूनक्षेपाने त्या दोन गाथा घेतल्या आणि निश्चिंत मानाने तो राजा अंबरीशाकडे त्वरेने येऊन म्हणाला हे बुद्धिमान राजश्रेष्ठा चला आपण लवकर जाऊया नगराकडे परतून तुम्ही दीक्षा घ्या ऋषी पुत्राचे ते वाक्य ऐकून राजाला आनंद झाला आणि तो वाटेत कुठेही न थांबता सत्वर यज्ञ गेला ऋत्विजाने अनुमती दिल्यानंतर सर्व लक्षणे पवित्र करून आणि अंगावर लाल वस्त्र घालून त्या यज्ञपशूला यज्ञाच्या खांबाला त्याने बांधून टाकले तसा बांधला असताना त्या मुनिपुत्राने विश्वामित्रांनी जसे सांगितले होते तसा उत्कृष्ट शब्दाने इंद्राची आणि विष्णूची स्तुती केली विश्वामित्रांनी गुप्तपणे सांगितलेल्या त्या स्तुतीने इंद्र संतुष्ट झाला आणि त्याने शिरक्षेपाला दीर्घ दिले रामा त्या राजानेही इंद्राच्या प्रसादना मिळालेले यज्ञाचे बहुगुणी फळ प्राप्त केले धर्मात्म्या विश्वामित्रांनीही पुष्कर देशात एक हजार वर्षे आणखी तप केले बालकांडाचा बासष्टावासर्ग समाप्त